मार्क अध्याय आठ त्या दिवसात आणखी एका वेळी लोकांचा मोठा समुदाय जमला त्यांचा जवळ खावयास काही नव्हते येशून आपल्या शिष्यास बोलाविले आणि त्यांना म्हणाला मला या लोकांचा कळवळा येतो कारण तीन दिवसांपासून ते माझ्या आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही मी जर त्यांना उपाशी घरी पाठविले तर ते रस्त्यात शुद्ध हरकून पडतील त्यांच्यातील काही फार दूरून आले आहेत त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले या निर्जन जागी एवढ्या लोकांना पुरतील इतक्या भाकरी कोण मिळवू शकेल काय येशूने त्यांना विचारले तुमच्या जवळ किती भाकरी आहेत शिष्य म्हणाले आमच्याकडे सात भाकरी आहेत नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्याची आज्ञा केली त्याने सात भाकरी घेतल्या आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यां जवळ त्या वाढण्यास दिल्या नंतर त्यांनी त्या लोकांना वाढल्या त्यांच्या जवळ थोडे लहान मासे होते मग त्याने त्यावर आभार मानले व त्यांना तेही वाढाव्यास दिले लोक जेवण तृप्त झाले उरलेल्या तुकड्यांच्या साठ टोपल्या त्यांनी भरल्या तेथे सुमारे चार पुरुष होते नंतर त्याने त्यांना घरी पाठवले आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह नावेत बसला व दलमनुथा प्रांतात आला मग परुशी आले व त्याला प्रश्न विचारू लागले त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्याला स्वर्गातून चिन्ह मागितले आपल्या आत्म्यात आत दीर्घ उसा टाकून तो म्हणाला ही पिढी चिन्ह कामाते, मी तुम्हा सांगतो की या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही नंतर त्याने त्यांना सोडले व तो नाव जाऊन बसला व सरोवराच्या पलीकडच्या बाजूस गेला शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते एका भाकरी शिवाय त्यांच्याकडे काही नव्हते येशून त्यांना निश्चु सांगितले संभाळा परुषांचे खमीर व रहा, मग ते आपसात चर्चा करू लागले की आपल्या जवळ भाकरी नाहीत म्हणून तसे बोलला की काय ते काय बोलतात हे ओळखून येशू त्यास म्हणाला आपणा जवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हाला समजत नाही काय तुमचे अंतकरण कठीण झाले आहे काय तुमचे डोळे आंधळे आहेत काय तुमचे कान बहिरे आहेत काय आपल्याकडे पुरेशा भाकरी नसताना मी काय केले हे तुम्हाला आठवत नाही काय पाच हजारांसाठी मी पाच भाकरी मोडल्या तेव्हा जे खाल्ले गेले नाही अशा भाकरींच्या किती टोपल्या तुम्ही गोळा केल्या ते आठवा शिष्यांनी उत्तर दिले 12 टोपल्या 4000 हजारांसाठी मी 7 भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळ्या केल्या शिष्यानी उत्तर दिले सहा टोपल्या मग येशू त्यांना म्हणाला अजूनही तुम्हाला समजत नाही काय ते बेज सैदा इथे आले आणि काही जणांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व येशू त्याला स्पर्श करावा अशी विनंती केली मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्याला गाव गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यात थुंकला व त्याच्यावर हात ठेवून त्याने विचारले तुला काही दिसते काय त्याने वर पाहिले आणि म्हणाला मला माणसे दिसतात व सभावत आली झाडे चालत असल्यासारखे दिसतात नंतर येशू पुन्हा आपले हात त्या माणसाच्या डोळ्यावर ठेवले त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला दृष्टी आली त्याला सर्व काही स्पष्ट दिसू लागले येशू त्याला त्या गावात पाऊल देखील टाकू नको असे सांगून घरी पाठवून दिले मग येशू व त्याचे शिष्य फिलिपे केसरियाच्या आसपासच्या खेड्यात गेले वाटे त्याने त्याच्या शिष्यास विचारले लोक मला कोण म्हणून ओळखतात त्यांनी त्याला उत्तर दिले काही जण म्हणतात तुम्ही बाप्तिस्मा करणारा यवन आहात तर इतर काही येलिय समजतात तर दुसरे काही तुम्ही संदेशांपैकी एक आहा असे म्हणतात मग येशुने त्यांना विचारले तुम्हाला मी कोण आहे असे वाटते पेत्राने उत्तर दिले तू ख आहेस येशू शिष्यांना म्हणाला मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका तो त्यांना शिकवू लागला मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःख भोगावे वडील मुख्य नियमशास्त्राचे शिक्षक याच कडून नाकारले जावे त्याला जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्यचे आहे त्याने हे स्पष्टपणे सांगितले तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्याला दटावू लागला परंतु येशू वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले अरे सैताना माझ्या निघून जा देवाच्या गोष्टीविषयी तुला काही वाटत नाही तुझे लक्ष देवाच्या गोष्टीकडे लागलेले नाही तर फक्त मानवाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असणाऱ्या गोष्टीकडे आहे नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांना बोलाविले व त्यांना म्हणाला जर कोणाला माझ्या मागे यायचे आहे तर त्याने आत्मत्याग करावा आपला वधस्तंभ घ्यावा व मला अनुसरावे जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व स्वार्थेसाठी जीवाला मुकेल तो आपला जीव वाचविल मनुष्याने सर्व वा जग मिळविले व जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल या वेबिचारी आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाच धरेल